पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबले। रात्र वाबड़े रोणिवी पुनर्जन्म मजे वयेस अकरा वर्षा होते मला प्रथम पुण्या ममांक इंग्रजी शिक्षा आले होते माझा मोटा भाऊ तेथे शिकावयास होता परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही त्यांच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोणा दुस दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती महिरी चार दिवस आनंदाने रहने सा आंतु ती फार आजारी पड़ी आई वारा काम का बोझा होता घर दुसरे बाई त्या मणूस नवते बहन फार आजारी अशा ही स्थिति आम्मी पुण घरी आजाक लक्ष देना मी सर्वड़तालो मजा अक्का लोप सर्वांचे प्रेम होते तिची अंगावरची मुलगी होती त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विसमजर झालेला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते ते सारे ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे ज्याप्रमाणे भाऊबंदकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हायचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोल आली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन, सासूरवास हा भाषेतील शब्दसारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या म्हणतात त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे वेल गोड कसे लागतील काही केल्या सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी रात्रंदिन रडविती धाई धाई वगैरे ओव्या थेक करून चित्र काढलेले आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे दीन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडू वेल रेश्माच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील अजून साधी माणूस कीही मनुष्याला शिकावयाची आहे सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजन्माची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेचे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे मुली सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्या सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे तिला शिळ्यान्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारित असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षाचा तो मला म्हणाला अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाहीतर शिपाई व्हायचे आहे मी त्याला जर विचारले हे दोन धंदे तू का पसंद केलेस मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासुवास वाटतो शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे मी कुठेतरी बहकत चाललो असे म्हणाल परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणूस आमच्यात नसावी पशु पक्षी किडा मुंगी झाड माड यावरही प्रेम करावा शिकवणारी माझी थोर संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार झाले आहेत साधी माणूस कि कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते पिळवटून येते परंतु जाऊ दे दुपारची जेवणी कशी बशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो तामणात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडे गावात कोठून बर्फाच्या पिशव्या कोठले कोलन वाटर आई ताम्हण धरून बसली होती सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास माहीत परंतु ताम्हन मला धरावयास सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिंपील पुरीला गुण येऊ दे उतार पडू दे अंगाची तलखी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले होते प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती आईचा देवावर भरोसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे रंगू उठली रे पाळण्यात जा तिला घेऊन बाहेर जा येथे रोडू नको अशी आई मला म्हणाली मी उठलो व आक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडून मी कंटाळलो व घरात आलो तिने सांजाची वेळ होत आली होती बाहेर कांडपिणींना कांडप घातलेले होते ते त्यांच्याजवळून मोजून घ्यायचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुराखी गुरे आली हो एवढेच ओरडून पुढे जात असे त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो ती लहानगी गंगू रडू लागली ती आईसाठी कारडत होती आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून कारडू लागली आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकिली होती मुखी पोर लहान दुबळाजीव तिच्या आई अंथरुणात तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसात होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करीत होता माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा क्षणभर तिच्या खुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी आपापलेली नाही तो आईचा कृश हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती रडून सांगत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बाल बालहृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंगू ओक्साबोक्शी रडू लागली टाहो फुडू लागली कळवळली माझ्या आईने करावे तरी काय कांडप मोजून घ्यावे का दिवा लावा आणि देवा तुळशीला दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी का काढा करावा भा, का भाजीभात करावा भा, का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे तिला काय हजार हात होते आई धन्य आहे तुझी स्त्रियासारख्या कष्टाळू स्त्रियाच त्यांनीच त्या, त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रीच्या उपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल दुसरी नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला रावळे देवाची मंदिरच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमुतो दुसरी देवळे मला माहीत नाही माझ्या आई संतापली रागवलीही तिच्या क्षमेला सुशिकपणालाही काही सीमा होती मर्यादा होती कोठे गेला हा कारटा नुस्ते खातो मेला इकडची काडी तिकडे करायला नको तिकडे लावले दिवे आता येथे आला आईशीला छळायला जरा पुरीला खेळो म्हटलं तर फुगला नुसता इरंड तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला रिंडोजी नुसता श्याम्या अरे कार्ट्या उचल ना जरा तिला कळवळी बघ पोर श्वास धरलं ना वाटते तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरला आहेस आई रागून दुःखासतापाने वेळी होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मरमि लागले मला रडू आले रडर रडत मी त्या रडणाऱ्या गंगू सुचलले व बाहेर गेलो रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो राम रक्षा म्हटली तिला घेऊन मी सारख्या अंगणात फेऱ्या घालीत होतो रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली आईच्या शब्दांनी मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक झाडल्याशिवाय ठणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली ते हवा हवासा वाटतो जीवन काय कामाचे आपला कवडीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीस वेळ यावी लागते असे म्हणतात ते खोटे नाही मी त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली देवा आज आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करील माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर माझी आक्काही बरी कर त्या दिवसापासून आक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी आक्का चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिला ले, मला नवीन हृदय मिला ले।